काय आहे माझं नाव एक लहानशी माशी एकटीच बागेत उडत होती सगळे तिला ई या नावानं हाक मारत असत एक दिवस अचानक तिला आपलं नावच आठवेना जवळच उभ्या असलेल्या वासराला तिनं विचारलं तष्टपुष्ट वासरा सांग बरे माझे नाव काय वासरू म्हणाले तुझे नाव मला काय माहीत माझी आई तिकडे गवत खातीय तिला जाऊन विचार माशीनं गाईला विचारलं धष्टपुष्ट वासरू वासराची आई सांग माझे नाव काय गाय म्हणाली मला काय माहीत मला चरायला आणणाऱ्या गुराख्याला विचार मग माशी गेली गुराख्याकडे धष्टपुष्ट वासरू वासराची आई आईला चरायला नेणारा गुराखी सांग माझे नाव काय गुराखी म्हणाला मला काय माहीत माझ्या हातातल्या काठीला विचार माशीनं काठीकडे पाहून विचारलं दष्टपुष्ट वासरू वासराची आई आईला चरायला नेणारा गुराखी गुराख्याच्या हातातली काठी सांग माझे नाव काय काठी म्हणाली मला काय माहीत मला ज्या झाडातून कापलीय त्या झाडाला जाऊन विचार माशीनं झाडाकडे जाऊन विचारलं दष्टपुष्ट वासरू वासराची आई आईला चरायला नेणारा गुराखी गुराख्याच्या हातातली काठी काठी देणारं झाड सांग माझं नाव काय झाड म्हणालं मला नाही माहीत माझ्या फांदीवर तो सारसपक्षी बसलाय ना त्याला विचारून बघ माशीनं सारसपक्ष्याला विचारलं धष्टपुष्ट वासरू वासराची आई आईला चरायला नेणारा गुराखी गुराख्याच्या हातातली काठी काठी देणारं झाड झाडावर बसलेला सारसपक्षी सांग माझं नाव काय सारस म्हणाला मला नाही माहीत मी ज्या तळ्यात राहतो त्याला जाऊन विचार माशी उरत उडत गेली तळ्याकडे आणि त्याला विचारलं धष्टपुष्ट वासरू वासराची आई आईला चरायला नेणारा गुराखी गुराख्याच्या हातातली काठी काठी देणारं झाड झाडावर बसलेला सारस पक्षी पक्ष्याचे लाडके तळे सांग माझं नाव काय तळं म्हणाल मला नाही माहीत या मासोळीला विचार तेवढ्यात एक मासोळी उडी मारून पाण्यावर आली माशीनं तिला विचारलं धष्टपुष्ट वासरू वासराची आई आईला चरायला नेणारा गुराखी गुराख्याच्या हातातली काठी काठी देणारं झाड झाडावर बसलेला सारस पक्षी पक्षाचे लाडकेत तळं तड़। तळ्यातली मासोळी सांग माझं नाव काय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 तिला पकडणारा कोळी सांग माझं नाव काय दादा म्हणाला मला नाही माहीत माझ्या हातातल्या मडक्याला विचार माशीनं मडक्याला विचारलं धष्टपुष्ट वासरू वासराची आई आईला चरायला नेणारा गुराखी गुराख्याच्या हातातली काठी काठी देणारं झाड जाड़। झाडावर बसलेला सारस पक्षी पक्षाचे लाडके तळं तड़। तळ्यातली मासोळी तिला पकडणारा कोळी कोळ्याच्या हातातलं मडक, सांग माझं नाव काय मडक म्हणालं मला नाही माहीत मला ज्यानं घडवलं त्या कुंभाराला विचार मग माशीनं कुंभाराला विचारलं धष्टपुष्ट वासरू वासराची आई आईला चरायला नेणारा गुराखी गुराख्याच्या हातातली काठी काठी देणारं झाड जाड़। झाडावर बसलेला सारस पक्षी पक्षाचे लाडके तळं तड़। तळ्यातली मासोळी तिला पकडणारा कोळी कोळ्याच्या हातातलं मडक, मडक घडवणारा कुंभार साम माझं नाव काय कुंभार म्हणाला मला काय माहीत मी तर मातीचं काम करतो तू मातीलाच विचार माशीनं मातीला विचारलं धष्टपुष्ट वासरू वासराची आई आईला चरायला नेणारा गुराखी गुराख्याच्या हातातली काठी काठी देणारं झाड झाडावर बसलेला सारस पक्षी पक्षाचे लाडके तड़, तऱ्यातली मासोडी, तिला पकडणारा कोळी कोळ्याच्या हातातलं मडक, मडक घडवणारा कुंभार कुंभाराची माती सांग माझं नाव काय माती म्हणाली मला नाही माहीत माझ्यावर जे गवत उगवलं आहे ना त्याला विचार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 माती उगवलेलं गवत सांग माझं नाव काय गवत म्हणाल मला नाही तुझं नाव माहीत पलीकडे मला खाणारे घोडे आहेत त्यांना विचार माशी गेली घोड्याकडे धष्टपुष्ट वासरू वासराची आई आईला चरायला नेणारं गुराखी गुराख्याच्या हातातली काठी काठी देणारं झाड जाड़। झाडावर बसलेला सारस पक्षी पक्षाचे लाडकेत तडं तळ्यातली मासोळी तिला पकडणारा कोळी कोड्याच्या हातातलं मडक, मडक घडवणा कुंभार कुंभाराची माती माती उगवलेलं गवत गवत खाणारा घोडा सांग माझं नाव काय घोड्यानं ई ऐ असा जोरात आवाज काढला ते ऐकून माशीला आपलं ई हे नाव आठवलं माझं नाव ई माझं नाव ई असा आनंदानं गातच माशी उडून गेली